अध्याय चौथा राजाचे सृष्टीविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात करणारे होते उत्तरेचा पुत्र राजा परीक्षिताने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भावाने समर्पित केली शरीर पत्नी पुत्र राजमहान पशु धन बांधव आणि निष्कंटक राज्य यांच्याविषयी सवयीने ममता त्यांनी एका क्षणात सोडून दिली शौनकाली महामना महामनापरीक्षिताने आपल्या मृत्यूची निश्चित वेळ जाणली होती म्हणून त्याने धर्म अर्थ आणि कामाशी संबंध असणारी सर्व कर्मे सोडून दिली नंतर भगवान श्रीकृष्णांमध्ये आत्मभावाने विसरून जाऊन मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा मोहिमा ऐकण्यासाठी त्याने श्री, श्री शुकदेवांना तोच प्रश्न विचारला जो आपण मला विचारित आहात परिक्षिताने विचारले भगवत स्वरूप मुनीवर आपण परम पवित्र आणि सर्वज्ञ आहात आपण जे काही सांगितले ते सत्य आणि योग्य आहे आपण जर भगवंतांची कथा सांगत आहात तसतसा माझा अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात कारण या सृष्टीची रचना ब्रम्हदेवांसारख्या नाही कळण्यासारखी नाही भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा कसा करतात अनंत शक्ती परमात्मा कोण शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनून त्यांच्याशी खेळतात तसेच ते तसे हे ब्रह्मांड कसे बनवितात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात हे मुनिवर्य भगवान श्रीहरींच्या लीला मोठ्या अद्भूत आणि अचिंत्य आहे विद्वानाही त्यांच्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते एकटे भगवंत पुष्कशी कर्मे करण्यासाठी पुरुषरूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांना एकाच वेळी धारण करतात की अनेक अवतार घेऊन क्रमशा धारण करतात मुनिवर आपण वेद आणि ब्रह्मतत्व दोन्हीचेही मर्म जाणत आहात म्हणून आपण माझ्या या जिज्ञासेचे समाधान करावे सुत म्हणाले जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा श्री शुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला प्रारंभ केला श्री सुखाचार्य म्हणाले जे संसाराची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्व रज आणि तमोगुण रुपी तिन्ही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात जे सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये अंतरयामी रूपाने विराजमान आहेत ज्यांचे स्वरूप आणि तेज जाणण्याचा मार्ग बुद्धीला न करणार आहे अशा अनंत महिमा असणाऱ्या परमपुरुषांना मी नमस्कार करतो सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणाऱ्या दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता म्हणून त्यांना मागे तेवढे फल दे आणि परमहोतो जे, जे भक्तवत्सल आहेत भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात ज्यांच्या सारखे ऐश्वर कोणाचे नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल अशा ऐश्वर्यानी युक्त असूनही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 आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रम्हपद प्राप्त करून घेतात त्या मंगल कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार असो मोठमोठे मुट तपस्वी दानशूर यशस्वी सदाचारी आणि मंत्रवेत्ते वेते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वत त्यांच्या चरणी समर्पित करीत नाहीत तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही अशा कल्याणकारी कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार असो किरात हुण आंध्र पुलिंद पुलकस कंक यवन खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी शरणागत शरण जाऊनच पवित्र होतात त्या सर्व शक्तिमान भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो तेच भगवान ज्ञानीपुरुषांचे आत्मा भक्तांचे स्वामी कर्मकांड करणाऱ्यांसाठी वेदमूर्ती धार्मिकांच्यासाठी धर्ममूर्ती आणि तपस्वी लोकांसाठी तपस्वरूप आहेत ब्रह्म शंकर इत्यादी देव सुद्धा शुद्ध हृदयाने त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करतात आणि आश्चर्यचकित होऊन राहतात ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करत लक्ष्मी देवीचे पती सर्व यज्ञांचे आणि फल देणारे प्रजेचे रक्षक सर्वांच्या आंतर्यामी सर्व लोकांचे पालन करते पृथ्वी देवीचे स्वामी अंधक आणि वृष्णी आणि यादवांचे प्रमुख तसेच आधात भक्तवत्सल आणि संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होत विद्वान पुरुष ज्यांच्या चरणकमलांच्या चिंतन रूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतवाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत राहतात ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आधीच्या कल्पाची स्मृती जागृत करण्यासाठी सरस्वती देवी प्रेरित केले तेव्हा ती स्वतः अंगांसून प्रगट झाली ते ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करून भगवंतच पंचमहाभूतांपासून या शरीरांना निर्माण करून त्यामध्ये जीव रूपाने शयन करतात आणि या पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि मन या सोळा कला उपभोग घेतात ते भगवान करून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे जे संत पुरुष सेवन करतात त्या वासुदेवावतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो परीक्षिता वेद गर्भ स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदानी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते त्याचा स्वतः भगवान नारायणाने त्याला उपदेश केला होता आणि तेच मी तुला सांगत आहे अध्याय चौथा समाप्त